वाल्मिकी रामायण खांड सर्ग अडतीसा एकदा मी पराक्रम करण्याचे येणे या पृथ्वीवर फिरत होतो त्यावेळी माझ्या अंगी हजार हत्तींचे बळ होते मी पर्वतासारखा धिप्पाट होतो काळ्या मेघासारखा माझा वरण असून माझ्या कानात सोन्याची कुंडले होती मस्तकावर किरीट होता आणि हाती परीह हे आयुष येऊन मी लोकात भोय उत्पन्न करीत चाललो होतो दंड कारण्यात ऋषीचे खात मी फिरत असताना महामुनी धर्मात्मे विश्वामित्र माझ्यामुळे त्रस्त होऊन दशरथ राजाकडे स्वतः गेले आणि म्हणाले की मी पर्वकाळी ध्यानस्थ असताना हा राम माझे रक्षण करू दे राजा मारीच्यापासून मला मोठे संकट उत्पन्न झाले असे म्हटल्यावर धर्मात्मा राजा दशरथ महाभाग महामुनी विश्वामित्राने म्हणाला हा राम सोळा वर्षांनी कमी वयाचा आहे आणि अजून त्याने अस्त्रांचे शिक्षण घेतलेले नाही माझे सैन्य आणि मी जाऊ दे बरे माझे सैन्याने मी जाऊ ते बरे चतुरंग सैन्य घेऊन राक्षसाकडे जाऊन मुनीश्रेष्ठ तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या शत्रुता मी वध करी असे म्हणल्या राजा म्हणाले त्या राक्षसाकरता रामापेक्षा दुसरे कोणतेही बजा तुरणात देवतांचे सुद्धा रक्षण केलेस तुझे हे कर्म त्रैलोक्याला ज्ञात आहे परंतु हे परंतपा तुझे सैन्य येथे राहावे हेच बरे हा बाल असला तरी महा आहे त्या राक्षसाला आटोक्यात आणण्यासाठी समर्थ आहे मी रामालाच घेऊन जातो परंतु कल्याण असो असे म्हणून त्या मुपुत्राला दंड कारण दीक्षित आज झाले तेव्हा राम आपले विलक्षण धनुष्य ताणून सज्ज राहिला तोंडावर मिसरुडही न फुटलेला कांतिमान लहान सावळा सुंदर डोळ्यांचा अंगावर एकच वस्त्र लिहिलेला हाती आपल्या दंड कारणा तो राम जणू बाल चंद्र वर आल्यासारखा दिसत होता मी मेघासारखा काळा काने काने पिवळी धमक सोन्याचे कुंडले घालून वर दिला गेल्याने बलिष्ठ आणि गर्विष्ठ होऊन आश्रमाच्या आत गेलो मी प्रवेश केलेला पाहताच त्याने एकदम आपले आयुष्य उगारले पण मला पाहताच न गडबडता त्याने धनुष्याला दोरी लावली मी मोहाने त्याला न जाणता हा बाल आहे असे समजून विश्वामित्राच्या त्या वेदीकडे धत्वने धावलो त्याने शत्रूचा निप्पात करणारा धारधार बाण सोडला तो मला येऊन लागतास, मी शंभर योजन दूर असलेल्या समुद्रात फेकला गेलो बाबारे त्यावेळी त्या, त्या वीराच्या मनात मला मारण्याची इच्छा नसल्यामुळे मी सुरक्षित राहिलो पण रामाच्या त्या बाणाच्या वेगाने माझा भ्रम दूर झाला त्या वेगाने मला खोल सागराच्या पाण्यात टाकून दिले तेथे बऱ्याच वेळाने मला शोध झाल्यावर मी लंकापुरीला परत गेलो असा मी त्यावेळी सोडला गेलो आहे तुझे सहायक त्याने नष्ट केले आणि हे असे न शिकलेल्या पुण्यकर्मी बाल रामाले म्हणून मी तुला नको म्हणत असताना जर तू रामाशी झशील तर तत्काळ घोर आपत्ती ओढून घेऊन नाश पादीत आनंद उत्पन्न करण्याचे नियम जाणणाऱ्या किंवा समाजात उत्सव समारंभ नित्य पाहू इच्छिणाऱ्या राक्षसांचा संताप आणि अनर्थ मात्र तू ओढून घेशील उंच उंच हवेल्या वाडे विपुल असलेली आणि नाना रत्नाने दिसणारी लंकापुरी मैथिलीमुळे धुळीस मिळालेली तुला दिसेल शुद्धाचरणी जरी पाप तरी ते आसरा लाभल्यामुळे त्या दुसऱ्यांच्या पापांनी ते जसे सर्पयुक्त तलावात राहणारे मासे त्या सर्पांच्यामुळे नाश पावतात तसे नाश पावतात तुझ्या दोषामुळे राक्षस दिव्य अंगाला लावणारे दिव्य भूषणे अंगावर लेणारे असले तरी भूमीवर मरून पडलेले तुपाशी बायकांना पळवून आणणारे आणि बायका असलेले राक्षस दश दिशा सुटलेले आणि उरलेले ते मारले गेलेले आणि निराधार झालेले तुला दिसतील लंकेवर बाणांचे जाळे टाकले आहे ते, ते अग्निज्वाळाने चहूबाजून झाकली गेलीय तिच्यातील भवने जाळून गेलीय असे तुला दिसून येईल यात मुळीच शंका नको दुसऱ्याच्या बायकोशी समागम करणे याहून दुसरे कोणतेही मोठे पापकर्म नाही राजा तुझ्या अंतपुरात हजारो सुंदर सुंदर स्त्री आहेत कुल आणि राक्षस यांना वाचव आपला भरभराट राज्य जीवित आणि आपल्याला हवे वाटत असल्याचे सांभाळ आपल्या सुस्वरूप बायका तसाच मित्रवर्ग यांचा जर तुला चिरगाय उपभोग घ्यायचा असेल तर रामाला राग येईल असे करू नकोस मी सुद्धा सुरू आहे तुला मी नको म्हणत असताना सुद्धा मोठे साहस करून जर तू सीतेवर हात टाकलास तर रामाच्या बाणाने बांधवांसह हो सैन्य नष्ट होऊन तू प्राण गमावशील आणि यमसदनाला जाशील अरण्यकांडाचा अडतीसावा सर्ग समाप्त